ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने शुक प्रद्युम्नाने हात तोंड धुवून कवच चढवून धनुष्य घेतली आणि तो सारख्याला म्हणाला मला वीर धुमानाकडे घेऊन चल त्यावेळी धुमान यादव शनीची धुळधान करीत होता प्रद्युम्नाने त्याचा प्रतिकार करून हसत हसत त्याच्यावर आठ बाण सोडले चार बाणाने त्याचे चार घोडे आणि एकेका बानाने सारथी धनुष्य ध्वज आणि त्याचे मस्तक उडवली। इकडे गद सात्यिकी सांब इत्यादी वीर सुद्धा शालवाच्या सेनेचा संहार करू लागले सौभ विमानात बसलेल्या सैनिकांची मस्तके तुटून समुद्रात जाऊन पडत अशा प्रकारे यादव आणि शालवाचे सैनिक एकमेकांवर प्रहार करीत राहिले असे ही अतिशय घनघोर आणि भयंकर युद्ध सत्तावीस दिवस चालले त्यावेळी युधिष्ठिरांच्या आमंत्रणावरून भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला गेले होते राजसूय यज्ञाची पूर्तता झाली होती आणि शिशुपालाचाही मृत्यू झाला होता तिथे श्रीकृष्णाने मोठे भयानक अपशुकून होत असलेले पाहून गुरुवंशातील ज्येष्ठ ऋषी कुंत्यानी पांडव यांचा निरोप घेऊन द्वारकेकडे प्रयाण केली ते मनात म्हणू लागले की मी वडील बंधुसा येथे आलो आता शिशुपालाच्या पक्षातील राजे द्वारकेवर निश्चितच आक्रमण करतील द्वारकेला पोहोचल्यावर ते युद्ध पाहून श्रीकृष्णाने नगराचे रक्षण करण्याचे काम बलरामांच्याकडे सोपवले आणि सौभपती शालवाला पाहून आपला सारथी दारुक याला म्हटले दारुका तू लवकर माझा रथ शाल्वाजवळ घेऊन चल। हा शालवा अतिशय मायाव्या आहे तरी सुद्धा तू भिवू नकोस भगवंताची अशी आज्ञा होताच दारुक गरुडध्वज रथावर आरूढ झाला आणि तो रथ शाल्वाकडे घेऊन चालला दोन्ही सेनेतील सैनिकांनी युद्धभूमीवर प्रवेश करताना तो पाहिला आतापर्यंत शाल्वाची भौतिक सेना नष्ट झाली होती श्रीकृष्णांना पाहताच त्याने अपने बाना शेकड़ो तुकड़े के नर शालवाला सोला बाण मार्ली आकाशन फिर विमान सुधा सूर्या ने अपने किरण व्यापावीप्रमा असंख्य बाना व्यापन टाकली शालवा ने शारंग धनुष्या शोभुन दिनाया श्रीकृष्णा डावे हाथा बाण मारला त्या मुझे शारंग धनुष्य भगवंता हाथ ग पड़ी हि एक अद्भुत अच्छी घटना घटली जे लोग ये युद्ध पाहत होते हाहाकार ओढ़ालाजना करीकृष्णना मनाला अरे मुर्खा तू आम देखत आम का भाई मित्र शिशुपला भावी पत्नी हिरावन घो बेसाह भर सभेत चला मारेस तू स्वतला अजिंक्य समझतेस तू आज जो मैं तुला तीक्षण बाना अरे निर्बुद्धा तू विना बड़बड़ करीत है तु मृत्यु तुझा डोक्या घिर घातला खरे शूर आप शौर्य दाखता व्यर्थ बड़बड़ करीत नहीं अन्न श्रीकृष्ण ने रागाने वेगवान अशा भयानक गदे ने शालवा प्रहार के त्यामुळे तो रक्त ओके थरथर कापू लागला इकडे गदा जेव्हा भगवंताकडे परत आली तेव्हा शाल्व अदृश्य झाला यानंतर थोड्याच वेळात एक मनुष्य श्रीकृष्णाकडे आला व मस्तक लववून त्यांना नमस्कार करून रडत रडतच म्हणाला मला देवकीने पाठवले आहे त्यांनी सांगितले की, की पित्याबद्दल अत्यंत प्रेम असणाऱ्या हे महाभाव श्रीकृष्ण हो एखादा कसाही ज्याप्रमाणे पशुला बांधून नेतो त्याप्रमाणे शाल्व तुझ्या पित्याला बांधून घेऊन गेला आहे ही दुःखद बातमी ऐकून श्रीकृष्ण सामान्य माणसाप्रमाणे झाले त्यांच्या चेहऱ्यावर अवदासने दिसू लागले सामान्य माणसाप्रमाणे ते व्याकुळ होऊन मनात प्रेम दाटून येऊन म्हणू लागले आहो देवदानवाना अजिंक्य व नेहमी सावध असणाऱ्या बलरामाला यचित शाल्वाने जिंकून माझ्या वडिलांना कसे काय बांधून नेले प्रारब्ध बलवत्तर असते हेच खरे श्रीकृष्ण असे म्हणत आहेत तेवढ्याच वासुदेवासारख्याच एका पुरुषाला घेऊन शाल्वत आला आणि श्रीकृष्णांना म्हणू लागला अरे मूर्खा हाच तुला जन्म देणारा तुझा पिता आहे ज्याच्यासाठी तू जगत आहेस तुझा, तुझा देखतच मी याला ठार मारतो तुझ्या अंगात ताकद असेल तर याला वाचव माया विशाल्वाने अशा प्रकारे श्रीकृष्णांची निर्वसना करून वसुदेवाचे मस्तक तलवारीने उडवले आणि ते घेऊन तो आकाशात असलेल्या सौभ विमानात जाऊन बसला श्रीकृष्ण स्वतः सिद्ध ज्ञानस्वरूपा आणि महाप्रभावी असूनही पित्यावरील प्रेमामुळे क्षणभर सामान्य माणसाप्रमाणे दुःखसागरात बुडून गेले परंतु नंतर त्यांचा लक्षात आले की ही शाल्वाने पसरलेली माया आहे ही, ही त्याला मय जाधवाने शिकवली होती श्रीकृष्णांनी सावध होऊन युद्धभूमीवर हो पाहिले तर तेथे ते दूत नव्हता की पित्याचे ते शरीरही नव्हते ते जसे एखादे स्वप्न होते दुसरीकडे पाहिले तर शाल्व विमानात बसून आकाशात फिरत आहे तेव्हा ते त्याचा वध करण्यासाठी उद्युक्त झाले हे परिक्षिता मागचा विचार न करणारे काही ऋषी अशा प्रकारची घटना घडल्याचे सांगतात श्रीकृष्णांच्या बाबतीत असे म्हणणे हे ते मायापती असल्याचे जे पूर्वी वर्णन केले आहे त्याच्या विरोधी आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही अज्ञानी लोकांच्या ठिकाणी असणारे शोक मोह स्नेहानी भय कुठे आणि कुठे ते परिपूर्ण भगवान की ज्यांचे ज्ञान विज्ञान आणि अखंडित आहे ज्यांच्या चरण सेवा करून चांगल्या रीतीने प्राप्त झालेल्या आत्मविद्येने शरीर इत्यादीमध्ये आत्मबुद्धिरूप अनादि अज्ञान नाहीशे करतात व आत्म्यासंबंधीचे आनंद ऐश्वर्य प्राप्त करून घेतात त्या संतांचे परम गती स्वरूप असणाऱ्या श्रीकृष्णांच्या ठिकाणी मोह कसा असू शकेल शाल्व श्रीकृष्णांच्यावर अतिशय त्वेषाने शस्त्रांचा वर्षाव करू लागला अमोघ पराक्रम असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्या बानाने शाल्वाला घायळ केली आणि त्याचे कवच धनुष्यानी डोक्यावरील मनी हे सर्व छिन्न करून टाकले त्याचबरोबर गदेच्या प्रहाराने त्याचे विमानही तोडून फोडून टाकले श्रीकृष्णाने फेकलेल्या गदेमुळे त्या विमानाचे हजारो तुकडे होऊन ते समुद्रात पडले त्यापूर्वीच हातात गदा घेऊन शाल्वाने जमिनीवर उडी मारली आणि वेगाने त्याने श्रीकृष्णावर झेप घेतली शाल्व आक्रमण करीत आहे असे पाहताच त्यांनी भाल्याने त्याचा हात गदेसह उघडून टाकला नंतर त्याला मारण्यासाठी त्यांनी प्रलयीकालीन सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि अत्यंत अद्भुत असे सुदर्शन चक्र धारण केले त्यावेळी ते सूर्य उगवत असलेल्या उदय चलाप्रमाणे दिसत होते ज्याप्रमाणे इंद्राने वद्राने व्रत्रासुराचे मस्तक उडवले होते त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आणि त्या चक्राने परम मायावी शाल्वाचे किरीट कुंडलयुक्त डोके धडापासून वेगळे केले त्यावेळी शाल्वाच्या सैनिकात हा हाकार उडाला परिषता पापी शाल्व जेव्हा मरण पावला आणि त्याच्या विमानाचा सुद्धा गदेच्या प्रहाराने चक्काचूर झाला तेव्हा देव आकाशात दुंदुभी वाजू लागली याचवेळी मित्रांच्या वधाचा बदला घेण्यासाठी दंतवक्त्र अत्यंत क्रुध होऊन तिथे आला या ठिकाणी सत्याहत्तरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू